पुस्तक जातीभेद निर्मूलन लेखक डॉ बाबासाहेब आंबेडकर वाचक विद्या पाटील नऊ काही लोक तसे असे समजतील की महात्माजींनी दुष्कळ प्रगती केलेली आहे कारण आता त्याचा जातीभेदावर विश्वास नाही तर फक्त वर्णावर आहे एक काळ असा होता की महात्माजी पूर्णत रक्ताने निणे रक्तधारी पक्के सनातनी हिंदू होते हे सत्य आहे वेद उपनिषदे पुराणे आणि जे जे म्हणून हिंदू धर्मग्रंथाच्या नावाखाली येईल त्या सर्वांवर महात्माजींची श्रद्धा होती त्यामुळे त्यांचा अवतारावर व पुनर्जन्मावरही विश्वास होता त्यांचा जातीवर विश्वास होता इतकेच नव्हे तर एका धर्मांध माणसाच्या ईर्ष्यने त्यांनी तिचे समर्थनही केलेले आहे सहभोजनाच्या सहपानाच्या व मिश्रविवाहाच्या ओरडीची त्यांनी निंदा केली असून आंतरजातीय भोजन न करण्याचा मी संयम पाळल्यामुळेच मी काही इच्छाशक्ती प्राप्त करू शकतो व काही सामाजिक सद्गुणांचे रक्षण करू शकलो असा त्यांनी युक्तिवादही केला आहे त्यांनी या आपल्या विसंगत व दांभिक विचारांचे स्वतःचेच खंडन केले व जातीभेद अध्यात्मिक व राष्ट्रीय विकासाला हानिकारक आहे हे मत स्वीकारले ही मोठी चांगली गोष्ट आहे त्यांच्या मुलाचा आंतरजाती व्यवहार कदाची या मतपरिवर्तनाचाच परिणाम असू शकतो तर मग महात्माजींनी खरेच काही प्रगती केली काय ज्या वर्णव्यवस्थेचा महात्माजी पुरस्कार करता तिचे स्वरूप कोणते स्वामी दयानंद सरस्वती व त्याचे आर्य समाजी अनुयायी ज्याप्रमाणे प्रचार करतात तशीच गांधीजींची कल्पना आहे की काय वेदातील वर्णाची कल्पना मनुष्याच्या स्वाभाविक कलाप्रमाणे त्यांनी व्यवसाय स्वीकारावा अशी आहे परंतु महात्माजींची वर्णव्यवस्था माणसाच्या स्वाभाविक वृत्तीचा कसलाही विचार न करता बापदाद्यांचाच धंदा करावा असे सांगत जातीभेद व महात्माजी मानात त्या वर्णभेदात फक्त फरक कोणता मला तर काहीच फरक दिसत नाही वर्णाची महात्माजींची व्याख्या पाहता त्यावरून ते केवळ जातीभेदांचे दुसरे नाव ठरते कारण दोहनमध्ये एकच तत्व आहे आपला वंश परंपरागत उद्योग करुढ जाऊन पडण्याऐवजी महात्माजी मागे हटलेली आह वैदिक वर्णकल्पनेची अशी व्याख्या करून महात्माजींनी एका उच्च तत्वाला निश्वितच हास्यास्पद करून टाकली आह माझ्या भाषणात निर्देश कलि कारणांसाठी मी वर्णव्यवस्थेचा सिद्धांत मान्य करू शकत नाही तरीसुद्धा स्वामी दयानंद व इतर अनेकांनी प्रतिपादन केल्याप्रमाणे वैदिक काळातील वर्णव्यवस्था एक बुद्धिगम्य व निरुपद्रवी पद्धती होती असेच माझे मत आहे कारण त्यामुळे समाजातील कोणत्याही व्यक्तीचे स्थान केवळ जन्मावरून ठरत नाही तर ती पद्धती केवळ गुणांचा स्वीकार करते। महात्माजीचे वर्णासंबंधीच मत वैदिक मताच्या विसंगतच मतच नव्हे तर त्याला एक घुणास्पद वस्तू बनवून टाकत वर्ण आणि जातीभद्दी पूर्णतः दोन भिन्न कल्पना आह वर्ण सिद्धांत प्रत्येकाच्या गुणाप्रमाणे त्याला सामाजिक दर्जा मिळाला पाहिजे या पायावर उभारलेला आहे तर या विरुद्ध जन्मानुसार त्याला दर्जा प्राप्त व्हावा या मतावर जातीभद्द आधारलिला आह खडू आणि लोण्यामधितकाद आह तितकाच भ्द या दोनमध वस्तुता या दोन परस्पर विरोधी गोष्टी आहोत आपल्या श्रद्धेप्रमाणे जर प्रत्यक्का आपला वंश परंपरागत उद्योग करावा असे महात्माजी मानत असतील तर निश्चितच तातीभद्दाचे समर्थन करीत आहत्त याला वर्णव्यवस्था संबाधून तवळ परिभाषेची गलत करतात इतकेच नव्हे तर आधीच्याच गोंधळात आणखी बजबजपुरी माजवीत आह या सर्व गोंधळाचे कारण म्हणजे जात म्हणजे काय याची त्यांना कल्पना नाहीच पण वर्ण म्हणजे काय हेही त्यांना नक्की माहित नाही आणि या दोहोंची हिंदू धर्मरक्षणासाठी काही आवश्यकता आहे की नाही हेही त्यांना नक्की माहित नाही असे माझे निश्चित मत झाले आहे महात्माजींनी आता आपले मत सांगून टाकल आहेच त्यावरून कोणालाही आशा वाटल की एखाद्या रहस्यमय कारणामुळे जाती हिंदू धर्मात थारा नाही हे त्यांचे मत आता तरी निदान बदलणार नाही वर्णाला तरी ते हिंदू धर्माचे सारभूत तत्व मानतात काय डॉक्टर आंबेडकरांचे आरोपपत्र या त्यांच्या लेखाचे वाचक उत्तर देतील की नाही त्यांच्या त्या, त्या लेखात हिंदू धर्माचे सारभूत तत्व वर्ण आहे असे ते म्हणत नाहीत वर्णाला हिंदू धर्माचे सारभूत तत्व मानण्याचे तर दूर राहिले पण ते म्हणतात की केवळ परमेश्वराला अंतिम सत्य मानणे व मानव अहिंसा तत्वाचा धारसानी स्वीकार करणे हेच हिंदू धर्माचे सारभूत तत्व आहे परंतु श्री संतरामजींच्या पत्राला त्यांनी दिलेले उत्तर ज्या वाचकांनी वाचले असेल ते मात्र वरील प्रश्नाचे उत्तर होय असे देतील त्या लेखात ते म्हणतात कुराणाला न मानता कोणी मुसलमान व बायबलला न मानता कोणी ख्रिश्चन कसा राहू शकतो जर जातीभेद आणि वर्णभेद या दोन्ही गोष्टी एकच आहे वर्ण जर हिंदू धर्मशास्त्राचे अविच्छिन्न अंग आहे तर तो माणूस जातीभेद अर्थात वर्ण मानत नाही तो स्वतःला हिंदू कसा म्हणू शकतो हेच मला समजत नाही ही धरसुडीची भाषा कशासाठी महात्माजी असे कुंपन का घालतात सत्याचा अर्थ आकलन करण्यासाठी हा संत यशस्वी ठरला की काय की संतांच्या मार्गामध्ये त्याचा मधला राजकारणी बाग मध्ये येऊन उभा टाकला महात्माजी अशा गोंधळात पडले याची दोन कारणे संभवनीय आहेत पहिले कारण म्हणजे त्यांचा स्वभाव बहुधा प्रत्येक बाबतीत ते लहान मुलाप्रमाणे साधी भोळी वृत्ती धारण करतात आणि लहान मुलाप्रमाणेच आंतपवंचना करून घेण्याची पाळी आणतात ज्याच्यावर त्यांना विश्वास ठेवासा वाटेल त्याच्यावर ते बालकाप्रमाणेच विश्वास ठवतात म्हणूनच त्यांनी आपल्या जातीभदावरील विश्वास टाकून दिला त्याप्रमाणेच वर्णावरील विश्वास स्वकुशने ते टाकून देण्याचा काळ येईपर्यंत तरी आपल्याला वाट पाहावी लागल गोंधळाचे दुसरे कारण म्हणजे महात्माजी एकाच वेळी दोन भूमिका करू इच्छितात त्या म्हणजे एक महात्म्याची व दुसरी राजकारणी माणसाची या भूमिका करण्यात यशस्वी होत की न परंतु त्यांनी निश्वितच राजकारणाचे व्यापारीकरण करून टाकले आ राजकारणी पुरुषांना माहीत असतेच की त्यांनी पूर्ण सत्य कधी सांगू नये कारण समाजाला पूर्ण सत्य सहन करायची शक्ती नसते म्हणूनच पूर्ण सत्य जर ती सांगत असेल तर ते त्याच्या राजकारणाला घातक ठरते महात्माजी नेहमीच जातीचे व वर्णाचे समर्थन करतात याचे कारण त्यांना अशी भीती वाटते की त्यांनी जर जातीभेद व वर्णाला विरोध केला तर त्यांचे राजकारणातील स्थान नष्ट होईल त्यांच्या गोंधळाची काहीही कारणे असोत परंतु महात्माजींनी सांगायलाच पाहिजे की ते स्वतःला तर फसवत आहेतच पण वर्णाच्या मिशारे जातीभेदाचे समर्थन करून लोकांनाही फसवत आहेत महात्माजी म्हणतात की हिंदूंना व हिंदू धर्माला पारखून पाहाव्यासाठी मी जी कसोटी वापरली आहे ती अत्यंत कडक असून त्या कसोटीवरून माणसाला ज्ञात जी कसोटी वापरली आहे ती अत्यंत कडक असून त्या कसोटीवरून माणसाला ज्ञात असणारा कोणताही धर्म तपासून पाहिला तर तो अनुत्तीर्णच होईल मी कडक कसोटी वापरली हा आक्षेप सत्य असू शकतो परंतु मी वापरलेल्या कसोट्या वापरता येण्याजोगे मानदंड आहेत की नाहीत हा महत्वाचा प्रश्न आहे एखादा समाज आणि त्याचा धर्म यांचे परीक्षण सामाजिक नीतिमत्तेच्या वजनमापांनी मोजून करावायचे असते धर्म जर जनतेच्या कल्याणासाठी आवश्यक असेल तर दुसरी कोणतीच कसोटी उपकारक ठरणार नाही मी ज्याप्रमाणे हिंदू लोकांचे व हिंदू धर्माचे परीक्षण करण्यासाठी वापरली आहेत तीच कशी तंतोतंतपणे बरोबर आहेत व दुसरी कोणतीही प्रमाणे कशी बरोबर ठरणार नाहीत हे मी आता मांडतो माझ्या द्वारा पारकल्यास जगातील प्रत्यक्कर्म कदाचित अयोग्य ठरेल हे खरे असू शकते परंतु एखाद्या वेड्या मनुष्याचे समाधान त्याला दुसरा एखादा वेडा माणूस दाखवून किंवा एखाद्या चोराने दुसऱ्या चोराकडे पाहून समाधान मानावेत महात्माजींचे विधान आहे कारण यामुळे हिंदू धर्माचा एक समर्थक या नात्याने ति हिंदू लोकांचे समाधान करू शकतील असे वाटत नाही मी महात्माजींना अभिवचन देतो की त्यांनी हिंदू धर्माचा तिटकारा येण्याचा माझ्यावर जो आरोप केलेला आहे तो हिंदू आणि हिंदू धर्म केवळ अपयश ठरल्याबद्दल निर्माण झालेला नाही हे जग अत्यंत अपूर्णावस्थेत आहे हे मला कळते आणि ज्या कोणाला या जगात जगावायचे असेल त्याने ही अपूर्णता व असुविधा सहन करून घेण्यात तयार झालेच पाहिजे ज्या समाजात राहून परिश्रम करण्याचे माझ्या आले त्यातील असुविधा मी सहन केलीच पाहिजे परंतु जो समाज चुकीच्या आदर्शांना उराशी कवटाळून आहे अशा समाजात राहण्यास आपण अनुमती द्यावी असे मला वाटत नाही किंवा ज्या समाजात योग्य आदर्श असूनही जो त्या आदर्शानुसार व्यवहारात वर्तन करण्यास नकार देतो त्या समाजातही आपण राहू नये असं मला वाटतं मला जर हिंदूंचा व हिंदू धर्माचा वीट आला असल तर त्यामुळे की ते आपल्या उराशी चुकीचे आदर्श वाळवून आहेत व चुकीच्या सामाजिक आदर्शानुसार जीवन जगत आहेत हिंदू आणि हिंदू धर्माशी असलेले माझे भांडण त्याच्या सामाजिक वर्तनामध्ये काही त्रुटी आहे म्हणून नव्हे तर ते मूलभूत आहे ते त्यांच्या आदर्शासंबंधी आहे हिंदू समाजाला जगण्यासाठी नैतिक पुनर्जन्माची आवश्यकता आहे असे दिसते हे कार्य पुढे ढकलणे भयावह आहे परंतु प्रश्न असा की हिंदू समाजाच्या नीतीचे नियमन करण्याचे व पुनर्संघटनेचे काम करावे तरी कोणी ज्यांचा बौद्धिक विकास झालेला आहे तेच लोक हे काम करू शकतात हे उघड आहे आपल्या बौद्धिक पातळीमुळे ज्यांच्या धैर्य निर्माण झाले व असे धैर्य दाखविण्यात जे प्रामाणिक आहेत तेज लोक नितीचे नियमन करू शकतात या कसोटीप्रमाणे परीक्षण केल्यास माझ्या मते आजचे टिळक हिंदू पुढारी या कामासाठी पूर्णता अपात्र आहेत अत्यंत आवश्यक असलेल्या प्राथमिक बौद्धिक पुनर्जन्म झालेला आहे असे त्यांच्यासंबंधी म्हणणे असंभव आहे जर त्यांचा बौद्धिक पुनर्जन्म झालेला आहे असे त्यांच्यासंबंधी म्हणणे असंभव आहे जर त्यांचा बौद्धिक पुनरुद्धास झाला असता तर त्यांनी फायदाही उचलला नसता परंतु हे तर ते सर्रास करताना दिसतात हिंदू समाजाचा सुराडा होत चालला असताही ह पुढारी निर्लज्जपणि भूतकाळातील आदर्शाच पालन करीत आह त्यांचा त्यांच्या उत्पत्ती काळात कितीही उपयोग होत असंतु आज त्याचा वर्तमान काळाशी सर्वतरचा संबंध तुटलिला असून मार्गदर्शनाऐवजी त्यांच्यामुळे एक मोठी दहशत निर्माण झाली आहा या पुढा यात अजूनही प्राचीन रूढीविषयी रहस्यमय आजाराचीच भावना आहे या प्राचीन रूढी त्यांना समाजाच्या आधारभूत तत्वांचे परीक्षण करण्यास केवळ उदासीनच नवे तर विरुद्ध करून टाकतात हिंदू जनता आपल्या नवीन श्रद्धा बनविण्याच्या कामात अतिशय गैरसावध आहे परंतु हिंदूंचे नेतेही तसेच आहेत याहीपेक्षा वाईट गोष्ट म्हणजे जर एखाद्या माणसाने हिंदू नेत्यांनी या रुढीशी असलेले घनिष्ठ प्रेम सोडावे म्हणून प्रयत्न केला तर त्या रुढीसंबंधी त्यांचे प्रेम आत्यंतिकपणे वाढतच जाते महात्माजी याला अपवाद नाहीत महात्माजींचा चिंतन मनावर विश्वास नाही असे दिसते संतांचे अनुकरण करणे त्यांना पसंत आहे आपले आदरणीय स्थान कायम राहावे म्हणून धडपडणाऱ्या सनातनी माणसाप्रमाणे त्यांनाही अशी भीती वाटते की एकदा आपण विचार करण्यास सुरुवात केली की ज्यांच्याशी ते चिकटून आहेत असे अनेक आदर्श व संस्था धडाधड दढ़ कोसळून पडतील तरीसुद्धा कोणालाही महात्माजीबद्दल सहानुभूतीच वाटेल कारण वरपांगी स्थिर दिसणाऱ्या या जगातील काही गोष्टींना स्वतंत्र विचारांचे प्रत्येक कृत्य नेहमीच धोका निर्माण करीत असते परंतु हेही तेवढे सत्य आहे की संतांवर अवलंबून राहण्या सत्याच्या दिशेने आमची प्रगती होणार नाही संतही अखेर मनुष्य प्राणीच आहेत व लॉर्ड बेलफोर्डच्या म्हणण्याप्रमाणे सत्य शोधल्याचे एक साधन म्हणून माणसाचे मन हे डुकराच्या मुसकुडापेक्षा अधिक उपयुक्त साधन नव्हे त्यांच्या विचाराची झेप मला तर असे वाटते हिंदूंच्या जीर्णसामाजिक प्रतेचे समर्थन करण्यासाठी ते जो आपल्या बुद्धीचा वापर करीत आहे तो त्यांनी आपल्या प्रामाणिक बुद्धीचा केलेला वेश्या व्यवसायच होई. ते जातीप्रतेचे एक फार मोठे पक्षपाती असून हिंदूंचे ते सर्वात मोठे दुश्मन आहेत महात्माजींशिवाय काही असेही नेते आहेत की केवळ अंधश्रद्धा ठेवून अनुकरण करण्यात त्यांना समाधान वाटत नाही तर ते विचार करण्याचे धाडस करतात व विचारांती ठरणाऱ्या निर्णयानुसार आचरण करण्याचा प्रयत्न करतात परंतु दुर्दयवाने सामान्य जनतेला मार्गदर्शन करण्याचा जेव्हा प्रश्न उद्भवतो तेव्हा ते अप्रामाणिकपणे तरी वागतात किंवा केवळ वा उदासीन तरी धारण करतात बहुतेक ब्राह्मणांनी आज जातीच्या नियमांचे उल्लंघन केलेले आहे जोडे विकणाऱ्या ब्राह्मणांची संख्या पुरोहितगिऱ्या करणाऱ्या ब्राह्मणांच्या संख्येपेक्षा फारच मोठी आह ब्राह्मणांनी आपला वंश परंपरागत पुरोहितपणाचा धंदा सोडून देऊन वाणिज्याचा धंदा स्वीकारला तर आहे परंतु त्यांच्या शासनाने मनाई केलेल्या अनेक उद्योगात ते आशिरलेले आहेत तथापि अशा तऱ्हेने दररोज जाती मोडणारे असे किती ब्राह्मण जातीविरुद्ध व शास्त्रांविरुद्ध उपदेश करण्यास तयार होतील कदाचित जातीभेद व शास्त्रांविरुद्ध प्रचार करणारा एखादा ब्राह्मण अपवादा दाखल मिळूही शकेल कारण आपल्या नैतिक सत्सद विवेक बुद्धीविरुद्ध व व्यावहारिक प्रवृत्तीविरुद्ध न जाणारा एखादा बुद्धिवादी ब्राह्मण असू शकतो परंतु दररोज जाती मोडून शास्त्रांना पायाखाली तुडविणारे असे कितीतरी ब्राह्मण आहेत की ते तरीही धर्मवेळेपणाने जातीच्या सिद्धांताला व शास्त्राच्या पावित्र्याला आदेश आणि उचलून धरत असतात असा पणा काय म्हणून कारण सामान्य जनता जर जातीभद्दाच्या गुलामगिरीतून मुक्त झाली तर ब्राह्मण वर्गाच प्रभुत्व पणा यात मोठी दहशत निर्माण होईल असटत आपल्या चिंतनाची फळ सामान्य जनतला मिळू न द्रिह बुद्धिमान वर्गाच कपटकारस्थान ही एक अत्यंत लज्जास्पद घटना आह मॅथ्यू आर्नाल्डच्या शब्दात सांगायचिंदू दोन लोकांच्या मध्य भटकतआहे एक मेलेल्यांचे जग व दुसरे जन्माला येण्यासाठी असमर्थ असलेल्यांचे जग त्यांनी करावे तरी काय ज्या महात्म्यावर मार्गदर्शक म्हणून ते विश्वास ठेवतात त्यांच्या चिंतनावर विश्वास नाही म्हणूनच अनुभवाच्या कसोटीवर सत्य उतरू शकेल असा कोणताच उपदेश ते करू शकत नाही सामान्य जनता ज्या बुद्धिमान वर्गाच्या तोंडाकडे मार्गदर्शनाच्या अपेक्षेने पाहते तो वर्ग इतका कपटी किंवा बेपर्वा आहे की तो त्यांना योग्य मार्गाचे शिक्षण देण्यास मुळीच तयार नाही वस्तुता आप एक अत्यंत भयानक दुखांत नाटक पहात हे दुखांत नाटक अणूस शोक करनापलीक करू शकत नाही। तो एवडेस मनु की अरे रे हिन्दुन्नो तुम्हें पुढ़ारी हेअे